पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र पाचवे अपरिचित राक्षस राहत होता एकदा तो वनात हिंडत असताना त्याला एक ब्राह्मण भेटला राक्षस ब्राह्मणाच्या खांद्यावर बसला आणि त्याला म्हणाला अरे पुढे कर ब्राह्मणही घाबरून त्याच्यासह निघाला राक्षसाचे कमरासारखे कोमर पाय पाहून ब्राह्मणाने त्याला विचारले अहो तुमचे पाय इतके कोमल कसे राक्षस म्हणाला मी एक व्रत घेतले आहे खोल्या पायांनी जमिनीला स्पर्श करायचा नाही ते ऐकून यातून आपल्या सुटकेचा काही मार्ग निघतो का याचा ब्राह्मण विचार करीत असता ते एका सरोवरापाशी येऊन पोहोचले तेव्हा राक्षस म्हणाला मी स्नान करून देवतार्शन करून येतो तोपर्यंत तू इथे थांब कुठे जाऊ तो गेल्यावर ब्राह्मण मनात म्हणाला हा देवतार्शन करून आला की मला नक्की खाणार तेव्हा इथून तो पळून जावे ओल्या पायांनी हा माझ्या मागोमा घेणे शक्य नाही त्याप्रमाणे तो गेल्यावर व्रतभंग होईल राक्षस त्याच्या पाठोपाठ लावू शकला नाही म्हणून मी म्हणतो की प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे ब्राह्मणाचे प्राण वाचले कंचुकीचे बोलणे ऐकून राजाने ब्राह्मणांना बोलावून विचारले मला तीन स्तनांची कन्या झाली आहे शांती करून या दोषाचे निवारण करता येईल का ब्राह्मण म्हणाले महाराज ऐका कमी किंवा जास्त अवयव असलेली कन्या नवऱ्याच्या मरणास आणि स्वतःचे चारित्र्य बिघडविण्यास कारण होते तीन स्थनी कन्येचे बापाने मुखावर केल्यास ते त्याच्या नाशास नाही तेव्हा महाराजांनी तिथे दर्शनही घेऊ नये जर कोणी तिच्याशी लग्न करण्यास तयार असेल तर त्याला ती कन्या देऊन दुसऱ्या देशाला पाठवावे म्हणजे लोकांकवाद येण्याची भीती नाही ब्राह्मणांचे बोलणे ऐकून राजाने खालील प्रमाणे पिटण्याची आज्ञा दिली लोक ऐका हो जो या तीन तीन स्तनांच्या लग्न करील त्याला एक लक्ष मोहरा मिळतील पण त्याला हा देश सोडून दुसऱ्या देशात जावे लागेल दवंडी पेटून बिजवन झाले तरी कुणीही तिच्याशी लग्न करायला पुढे आला नाही गुप्त जागी नीट बंदोबस्त ठेवलेली राजकन्याही तोपर्यंत तो वयात आली त्यात शहरात एक आंधळा राहत होता मनथरप नावाचा एक कुडा त्या आंधळ्याला काठीने धरून नेत असे त्यांनी ती रवंडी ऐकून आपसात विचार केला की जर या राजकन्याशी लग्न केले तर बायकोही मिळेल आणि पैसेही मिळतील मग आरामात राहता येईल तिच्या दोषामुळे जर मृत्यू आला तर दारिद्र्यातून मुक्तता तरी होईल कारण लाज स्नेह बुद्धी तारुण्य प्रेम विलास सुख, शास्त्र वगैरे सर्व गोष्टी पोट भरलेल्या असेल तेव्हाच सुस्तात असा विचार करून अंधळा दवंडी पेटणाऱ्यांकडे जाऊन म्हणाला रा, राजाची इच्छा असेल तर मी तीन स्थानांच्या त्याच्या लग्न करण्यास तयार आहे राजाचे नोकर राजाकडे जाऊन म्हणाले महाराज एक आंधळा तीन स्तनांच्या राजकन्याशी लग्न करण्यास तयार आहे महाराजांनी काय ती आज्ञा करावी राजा म्हणाला असो कृष्ठरोगी असो अग्र आणि एक लक्ष मोहरा द्या आणि दुसऱ्या देशाला राजाच्या हुकुमाप्रमाणे नोकरांनी त्या तीन स्तनी राजकन्याशी लग्न लावून दिले व त्याला एक लक्ष मोहरा दिल्या आणि त्यांना देऊन ते नदीच्या काठी गेले तेथे एका होडीवाऱ्याला ते म्हणाले अरे बायकोसह हो या आंधळ्याला आणि कुबड्याला कुठल्या तरी देशात नेऊन पोहोचव त्याप्रमाणे होडीवाल्याने त्यांना दुसऱ्या देशात नेऊन पोहोचवले तेथे एक घर विकत घेऊन ते सुखाने राहू लागले आंधळा खाटेवर झोपून राहील आणि मनथरक घरातील सर्व व्यवहार पारी असे काही दिवस गेल्यावर राजकन्याचे आणि कुबड्याचे सूत जमले एक दिवस राजकन्या कुबड्याला म्हणाली हा आंधळा मरेल असे काहीतरी करा म्हणजे आपल्याला सुखाने राहता येईल कुठून तरी विष आणा ते मी त्याला देते म्हणजे मी सुखी होईल हिंडत असताना त्याला एक मेलेला काळा साप दिसला आहे इतर मसाला घालून अंधळ्याला मासा तयार केला आहे असे सांग त्याला मासे फार आवडतात त्यामुळे तो हे खाईल आणि लवकर मरून जाईल असे म्हणून कुबडा बाहेर गेला तिने विस्तो पेटविला आणि त्या सापाचे तुकडे करून त्यात ताप घालून ते विस्तवावर ठेवले ती घरातले दुसरे काम करू लागली आणि त्या अंध्र्याला विनयाने म्हणाले अहो तुम्ही नेहमी विचारता ते तुम्हाला आवडणारे मासे आज मी तयार केले आहेत मी घरातले काम करते आहे तोवर एक चमचा घेऊन घराढवळीत बसा ते ऐकून त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि तो लवकर उठवून एक चमचा घेऊन ते ढवळू लागला तो ढवळी असताना त्या विषयाची वाफ त्याच्या डोळ्यात गेली आणि त्याच्या डोळ्यांवरचा पडदा दूर होऊ लागला आंधळ्यानेही त्याचा परिणाम पाहून आपले डोळे भांड्याच्या जवळ नेले आणि त्यामुळे भरपूर वापर डोळ्यात गेली व त्याच्या डोळ्यांवर सांगितले हे तर तापाचे तुकडे आहेत या तीन स्तनी बाईचा विचार तरी काय आहे मला मारण्याचा का ह्या कुकड्याला मारण्याचा का दुसऱ्या कुणाला तरी मारण्याचा हिताबेत आहे असा विचार करून तो पूर्वीप्रमाणे आंधळ्याचे सृंग घेऊन बसला एख्या कुबडा परत आला व निशंकपणे त्या तीन स्तनीला त्याने आलिंग दिले आंधळ्याने ते पाहिले आणि जवळ काही शस्त्र दिसेना तेव्हा नेहमीप्रमाणे तो कुबड्याजवळ गेला आणि त्याचे पाय धरून त्याला त्याने जोराने गडगड फिरवले आणि त्या तीन स्तनी स्त्रीच्या अंगावर फेकून दिले कुबडा त्या स्त्रीच्या तिसऱ्या स्तनावर आदळल्यामुळे तो स्तन आत दगून गेला व त्या कुबड्याचे कुबड जाऊन तोही सरळ झाला म्हणून मी म्हणतो की आंधळा आणि त्रिस्तियाने वागली तरी योगाने त्यांचा शेवट चांगला झाला सुवर्णसिद्धी म्हणाला हो खरे आहे तुझे म्हणणे दैव अनुकूल असले म्हणजे सर्व ठीक होते तरी सुद्धा मनुष्याने चांगले लोक सांगतात त्याप्रमाणे वागावे नाही त्याची अवस्था तुझ्यासारखी होऊन तो नाश पावतो एकच पोट आणि तोंडे मात्र दोन असलेला एक भारूड पक्षी त्या दोन तोंडांचे एकमेकांशी न पटल्यामुळे नाश पावला चक्रधर म्हणाला हे कसे सुवर्णसिद्धी म्हणाला